आता दीक्षा देणं म्हणजे काय गाणपत्य कशाला म्हणतात शेंदूर लावण्याचं महत्व खरं काय आहे कोणत्या पद्धतीनं गणेश उपासना केली म्हणजे ती फलद्रुप होत आहे हे जे सगळे दीक्षा विधीचे तंत्र आहेत ते उद्या सांगण्यात येतील मंगलमूर्ती चोवीस दोन ब्याण्णव पासून पुढं ओम नमस्तस्मय गणेशाय ब्रह्मविधा प्रदािने यगस्त्या नाम विघ्नसागर शोषण ध्या स्थिर चित्तेन गणेशिद्धिद बुद्धिप्रकाशक पूर्ण योगिनाथित स्वानंदेशंगणेशानाहावाक्यस्विण तत्मसृतीधर सिद्धिबुद्धियुतं भजे सिंदूरोद्धूलितां तिलक विलसीत चारुगौरांगरागम गाणेशाक्षांद द स्मितमुखकमलमुदराकराबं भव्यजानुबाहुं यमल शुद्ध काशाय वस्त्र योगींद्रं श्रीगणेशं परमगुरुवर गाणपाचार्यमडे मंगलमूर्ती मूरया श्रीमत मद् गिरिजा सुत योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमद् गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमद अंकुशधारी सद्गुरु योगींद्र न्या न्या महाराज की जय श्रीमद हैरम्बराज सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्री नगन भैरव महाराज की जय श्री संत श्रेष्ठ मूर्जा गोसावी महाराज की जय या पूर्वी तुम्ही एकदा दादर लजा दादरला डोंगरेबागमध्ये एक अप्पाजी जोशी नावाचे ग्रस्त राहतात त्यांच्याकडे एक मोठी पोती आहे ती भाष्याची आहे त्याच्यावरचं नव्या खंडाचं भाष्य पाहा आणि मग काय त्याच्यातून तुम्हाला घेता येईल जोशाकडंच मला मिळालं अप्पाजी जोशी त्यावेळेला आपली गोपिंद्रा मारायचं जी संस्कृती आहे त्याच्यावरचं हे सुद्धा मराठी म्हणते का वगैरे ती सुद्धा त्याची त्याप्रमाणे वगैरे करून टाकतात भगवान महर्षीमुद्गल दक्ष प्रजापतीला गणेश चरित्र सांगत असताना पंचमखंडाचा विचार सुरू आहे या पंचमखंडामध्ये जशी गणेश मानस पूजा सांगितली आहे दीक्षा विचार झालेला आहे तसा सर्वप्रथम गणेशाला आवडणाऱ्या ज्या अत्यंत तीन महत्वाच्या गोष्टी शमी मंदार अनी दूर्वा, दूर्वाच महत्व प्राख्यान खंडा मध्य आल तसच गणेशाला तुड़ वह नए का इतकी मोठी पतिव्रता इतकी मोटी पवित्रतमा देवी ती गणेशाला त्याज्य का अशा ही प्रकार से प्रश्न अनेक लोक्यात सगल विचार खंडा मध्यला तो विचार आज अल्पस्वल समेने प्रयत्न हो रहा कधीतरी भगवान गणेश कशाने प्रसन्न होतात असा प्रश्न विचारला असताना मुदगल म्हणतात गणेशाला शमी मंदार दूर्वा अति आवडतात राजा दक्ष प्रजापतींनी प्रश्न केला आहे काय आहे शमी मंदार दुर्वा या का आवडतात कशाकरता आवडतात म्हणून याची कथा सांगण्याला सुरुवात करतात पूर्वी आपले इथे एक धौम्य नावाचे महर्षी झाले आणि और एक औरव नावाचे महर्षी झाले या धौम्याला मंदार नावाचा एक मुलगा झाला आणि औरवाला शमिका नावाची एक मुलगी झाली पूर्वी मुली लग्नाला योग्य झाल्या असताना आज जसा मुलीचा बाप अनेक ठिकाणी शोध करतो असा पूर्वी अनेक ठिकाणी शोध करण्याची पद्धत कमी होती कारण कोणीतरी गुरुकुलामध्ये जायचो आणि त्या गुरुकुलामध्ये सगळे तरुण एका जागी असायचेच त्यातले विद्यार्थी कोण कुठले काय कसे आहेत हे सगळं त्या गुरुजींना माहीत असायचंच म्हणून कुणीतरी गुरुकुलामध्ये आधी जाऊन पाहावं लवकर काम होत असतं या उद्देशाने त्यावेळेचे सगळे वधूचे पिते त्या गुरुकुलात जात असत आणि आपल्या मुलीला योग्य असणारा मुलगा तिथे शोधून काढत असत मुलाची कित्येक दिवसाची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असे या मुलाचं खानदान काय आहे याच्या वडील कोण आजोबा कोण पणजोबा कोण हे सगळं त्या गुरुजींना माहीत असेल आणि तशी माहिती काढून म्हणजे मग आपल्या मुलीला हा योग्य आहे की नाही हे ठरवलं जात असे लग्न ठरवताना मुलाचा किंवा मुलीचा फारसा विचार त्यांच्या पसंतीचा अशी पटच्याहीत फक्त त्यांच्या सुखाचा विचार होता आईबाप त्यांच्या सुखा करताच लग्न जमवत होते आणि आई वडिलांनी ठरवलेला मुलगा चांगला आवाज हा त्या मुलीचा विश्वास होता आपल्याकरता मुलगी शोधली आहे तर ती चांगली असेलच हा त्या मुलाचा विश्वास होता दोघांची काही कुरकुर नव्हती आणि एकमेकाला न पाहताना लग्न ठरत होते, होते। आज एकमेकाच्या बरोबर लग्नाच्या पूर्वी बारा वर्ष राहिल्यानंतर सुद्धा लग्न झाल्यावर उत्तम संसार होईलच असा काही नियम नाही आता मुलीची माहिती म्हणजे किती काढायची बारा वर्ष बरोबर घेऊन गेला आणखीन काय माहिती काढायची तरीही पोरगी चांगली असेलच असा विश्वास बारा वर्षांनी ही उत्पन्न होत नाही हा दुर्दैवाचा प्रकार आहे कारण संस्कार जे होते वाढवण्याचे ते नष्ट झाले आणि त्याला एक गोजुर्मान नाव देण्यात आलं प्रेम लबाड गोष्ट हे विकार म्हणा फार झालं तर प्रेम कशाचं चा आलं पण कोण कुठला काय काही माहिती नाही काही नाही बरा दिसला ती बाई त्याच्या मागे गेली तो पोरगा तिच्या मागे गेला लग्न झाल्यान मग कळलं हा आपल्या जातीचं नाही लग्नाच्या पूर्वी नव्हतं का पाहायचं पण हे काही काही जरूर नाही वाटत नाही अशे अनेक घटना आज दिसतात असं पूर्वी काही नव्हतं त्या तंत्राप्रमाणे एका गुरुकुलामध्ये एक शौनक नावाचे महर्षी होते अतिशय विद्वान ही व्यक्ती होती कोणतंही पुराण असं नाही की ज्याच्यामध्ये शौनकाचं नाव नाही सगळे ऐकणारे जे प्रतिनिधी जे ऐकणारे लोक आहेत यांचे प्रतिनिधी होते शौनक या शौनकाच्या मागे अठ्याऐंशी हजार लोकांचा संग्रह होता आणि हे अठ्याऐंशी हजार सूत नावाच्या महर्षीकडून निर्णाळी विद्या पुराण विद्या ऐकत असत ज्या काही शंका कुशंका येत असतील त्या सगळ्या शौनकाला समजावून सांगत असत आणि महर्षी शौनक त्या सूताच्या समोर मांडत असत प्रत्येकाला शंका आली म्हणजे तो विचारत नसे जाऊन एकदम सीधा तर तो आपली शंका आपल्या उडाऱ्याला सांगत असत आणि त्यांच्याकडून ते पक्का करून घेतल्यानंतर महर्षी शावणात आपली का काय शंका आहेत ही त्या सूत्याच्या समोर मांडत असत अशा तंत्रामध्ये संपलं संपलं अशा हो तंत्रामध्ये जेव्हा केव्हा कार्यक्रम चालत असत तेव्हा त्या ते शावलकाच्या गुरुकुलामध्ये हे ते पुष्कळांना ही सूचना केली कि मंदार नाव ठेवा पण अनुभव फार भयंकर आला आतापर्यंत सात आठ मंदार एकापेक्षा एक बिलंदर निघाले <laughs> त्यातली एकानं अगदी परिसमाप्ती केली चौथ्या मजल्याहून त्यानं रेडिओ खाले जमिनीवर फेकला कसा फुटतो काय तेव्हापासून ठरवलंय मंदार नाव काही सुचवायचं नाही कुणाला आहे तरी हे नको हे आधी खोडकर पोरं आणि सगळे एकापेक्षा एक फोडकर त्याच्यात कोणता कमी कोणता जास्त अशी काही भानगड नाही सगळे एकापेक्षा एक आणि त्यांना जर विचारलं तुमच्यात फोडकर कोण तर इतकंही बोलायला तयार तसं काय आम्ही सगळे सारखेच असे आदर जवाबी लोक आहेत असा एक विचित्र नावाचा या अनुभव आला पण हे नाव गोड आहे आम्हाला पूर्वी आता आवडतं पूर्वी काय आता माझा एक पुतणे आमदार नावाचा आहे त्याला कोणतंही यंत्र आणलं की आधी तो इचकून फाईल याच्यात काय या आहे पुन्हा जोडायची त्याला कल्पना नाही पण जोडायची बरोबर आहे की याच्यात असेल काय ही पाण्याची जिज्ञाचा फार असा या नावातच काहीतरी घोटाळा आहे त्याच्यामुळं आता काही पुन्हा बाकीच्या लोकांना सूचना करणं मी सोडून दिलं की मंदार नाव ठेवा पण हा मंदार बोर्ड होता तो त्या धाव मुलीच्या वडिला आवडला आणि त्यांनी शौनकाजवळ सगळी चौकशी केल्यानंतर ठरलं की के आपल्या मुलीला हा योग्य आहे एका योग्य मुहूर्तावर लग्न झालं कालांतराने ती मुलगी तरुण झाली त्यावेळेला तिला नेण्याकरता ही मंदाराची स्वारी आपल्या सासूरवाडीला आली आणि मोठ्या समारंभाने दोघा जणांना त्यांनी आपल्या घरी पोस्त केले रस्त्याने चालले आहेत नुकतच कारुण्य दोघांचही उदयाला आलं आहे आनंदात गप्पा मारत चालले आहेत जंगलातून रस्ता आहे एकांत आहे संध्याकाळचा वेळ झाला कुठेतरी मग काम आवश्यक आहे यांच्या सुदैवानी म्हणा दुर्दैवानी म्हणा एक दिव्य आश्रम समोर लागला इतका चांगला आश्रम सोडून देऊन आता दुसऱ्या आश्रमाच्या भारत पडू नये म्हणून त्या आश्रमात मुक्काम करण्याची इच्छा झाली आणि त्या आश्रमामध्ये मुक्कामा करता दोघ तरुण थांबले थांबले असताना काय कोणता त्या दिवशी योग होता परमात्माला माहीत तो आश्रम नेमका पंचेश गुरु महात्मा भगवान भ्रुसुंडी महाराजांचा होता आणि महर्षी भ्रुशुंडी सहाच गामात आश्रमाच्या बाहेर पडले आणि थोडस फिरावं म्हणून शतपावली चाली आहे इतक्या मध्ये त्या भ्रशुंडी महाराजांची ती लंबी चवडी सोंड हे या दोघांनी पाहिली आणि हे दोघही अदानता हसले कधीच ज्या व्यक्तीला संताप काय असतो याची कल्पना नाही सोंडेचा याने अपमान केला हे सोंडेला पाहून हसले म्हणजे गणेशाचे हे अपराधी आहेत अशा तंत्रात त्यांनी संतापून सांगितलं मूर्खांना ज्या सोंडेच्या महात्म्यांनी माझ्या दर्शना करता पंचेश्वर येतात आणि ते मला नमस्कार करून हात जोडून प्रश्न विचारतात पागला सारखे सोंडे त्या सोंडेला हसणारे दुर्दैवी तुम्ही तुम्ही वृक्ष व्हा आणि त्या क्षणी तोंडातून उद्गार बाहेर पडता बरोबर ते जोडप एकदम वृक्षामध्ये परिणित झालं एक शमी शमी नावाचा वृक्ष झाली आणि मंदार मंदार नावाचा वृक्ष झाला त्यांचेच नाव त्या वृक्षाला ठेवण्यात आले महिना दोन महिने झाले दोघांपैकी कोणीच येत नाही काय घडलं असेल म्हणून मुलाचे वडील शोध करत करत आपल्या मुलाच्या सासूरवाडीला आले आणि सांगितलं आम्ही आमच्या मुलाला पाठवलं होतं लहान आले होते आम्ही त्यांचा सत्कार केल्याच्या अर्धीवर ठेवून घेतलो आमच्या मुली सुद्धा त्यांना तुमच्याकडे रवानगी केली एक एकाला एक का होती मुल मुलला दोनों व्या एक शोध घता बाहर पड़े अनेक लोकल जोड़पोक इतक दृष्टि पड़ लाने संगित महीन दीड महीन पूर्वी जोड़पोक आता तस इतने जवरच एक आश्रम है तिथे कदाचित मुक्कामाला ते जर राहिले असतील तर त्या महाराजाकडे शोध करा म्हणजे काहीतरी शोध लागे। तिथे आल्यानंतर या दोघांच्याही डोक्यात विचार आला आतापर्यंत ते स्वतःच्या भरोशावर फिरत होते जेव्हा केव्हा मनुष्य आपल्या स्वतःच्या ताकदीवर काम होत नाही असा विचार करतो तेव्हा तो ईश्वराची मदत घेण्याच्या मागे लागतो तेव्हा त्याला भगवंताची आठवण होत यांना रमात आठवण झाली आणि विचार करतात आपल्याला जर आहे तर आपण असं पागला सारखं शोधाशोध काय करतो त्याचा उपयोग आपण का करत नाही म्हणून त्या जंगलामध्ये त्या आश्रमाच्या समोर ते नवीन वृक्ष पाहिले आता हे सगळे जन्मभर जंगलातच राहणार हे असे झाडं आपल्याकडे कुठेच नाही हे नवीन झाडं काय आहेत काय असतील काय आहे म्हणून दोघही आधी जिज्ञासा म्हणून त्या झाडाकडे पाहत आहेत आणि कल्पना आली अंतर्ज्ञानाने आपली मुलं कुठे आहेत ते पाहावं त्याच झाडाखाली दोघांनी बैठक मांडली आणि एकदा ज्ञान लाव कळलं ज्या झाडाखाली आपण बसलो ते आपलीच मुलं आहेत आणि या समोरच्या भ्रशुंडी महाराजांच्या शापाने हे वृक्ष झाले आहेत दोघांनी कुठून भ्रशंडी महाराजांचे पाय धरले नरेंद्र बाबांना माफ करा ते सोंडेला हसले म्हणजे पर्यायानी त्यांनी गणेशाचा अपमान केला म्हणून मला संताप आला आणि मी शाप दिला एरबी मला त्यांनी काही बोलले असते तर मला काहीच वाटलं नसतं परंतु शोंडेचा अपमान हा गणेशाचा अपमान आहे याकरता मी रुष्ट झालो आणि तो बुद्धिदाता गजानन आहे तुम्ही त्याचं आराधन करा म्हणजे तुमचं काम होईल त्याच झाडाखाली दोघा जणांनी भगवंताचं केलं फार थोड्या काळामध्ये त्यांच्या समोर परमात्मा प्रगत झाले जेव्हा केव्हा हे ब्रजुंडी दत्त याज्ञवल्के शुकाचार्य जडवलत नारद अशी मंडळी दिसतात कधीतरी तेव्हा तिथून पुढे परमात्मा दिसणं फार दूर नसत भगवान त्यांच्या जवळपासच असतात हे सहजासहजी दिसतच नाही हे परोप करता म्हणून फिरत असतात यांच्या मनात काही नसत कोणीतरी भाग्यशाली जीव त्या त्या कृपा करता कृपा सदगुरु कृपा कि सहज सुलभ है मे भगवान कहीं कठिन नहीं राजन सत्संग दुर्लभ अस गणेश गीते भगवान गणेश राजा वरिण्ला जग मध्य बाकी च सब है सत्संग अतीब दुर्लभ है नुसता दुर्लभ नहीं अतिर्लभ अशा तंत्रामध्ये जेव्हा भ्रशुंडी महाराजाकडे गेले भ्रशुंडी महाराज म्हणतात गणेशाचे आराधन करा काम होईल त्यांच्या तोंडातून शब्द निघाले होते शमी मंदारा खाली बसले होते त्या झाडातही ते तेवढा वैभव होतो कि भगवत साक्षात्कार लवकर करून द्यावा अशी योग्यता द्या त्या झाडांची आपोआपच झाली मुळ त्या ठिकाणी त्यांचं काम लवकर झालं काही क्षेत्र काही देव काही मंदिरं काही नद्या काही तीर्थ अनंत लोकांचे त्या ठिकाणी शुभ संकल्प चालत असल्यामुळं लोकांना लवकर फळ देतात आपल्याही घरी आपण अधर्व शीर्षाचा अभिषेक केला किंवा आणखी कशाचे पाठ केले तर आपला गणपती लवकर हालढूल करत नाही जिथल्या तिथंच बसतो पण मोरगावला येऊन जर डोकं आपटलो आणि एकदा जरी नुसतं भगवंताचं दर्शन घेतलं तरी माणूस म्हणतो माझं काम पाहता पाहता झालं माझ्या मनात सुद्धा नव्हतं सगळी कल्पना एकदम आली आणि सगळं काम कस व्यवस्थित जमून आलं असत इथे असंख्य लोकांचे तपश्चर्या झालेल्या ते सगळे शुभ संकल्प इथे फिरत असतात ते शुभ संकल्प आपणाला लवकर कार्य सिद्धी करून देतात म्हणून या मोठ्या मोठ्या क्षेत्रांची अति किंमत असते आणि तिथे लोकांची जी लाईन लागत असते ती या उद्देशाने लागत असते आपल्याही घरी गणपती असतो घरोघर प्रत्येकाच्या घरी विठोबा असेल घरोघर महादेव असेल म्हणून काशी विश्वेश्वराची योग्यता घरच्या महादेवात यायची नाही घरच्या गणपतीमध्ये मोहरेश्वराची योग्यता मोरगावच्या यायची नाही त्याकरता मोरगावलाच यावं लागतं काशी सगळी त्या त्या मूर्तीची काही विशिष्ट योजना असते तिथे काही विशिष्ट अनुष्ठानं झालेली असतात त्या भ्रशुंडी महाराजांच्या दर्शनाने परमात्मा लवकर प्रकट झाले लवकर दिसले भ्रशुंडी दिसले म्हणजे भगवान दिसलेच असाच त्याचा अर्थ होता परंतु निमित्ताला तप करायला लावलो आणि त्या तपाच्या माध्यमातून परमात्मानी दर्शन दिले भगवान सांगतात भ्रशुंडी मे ती वल्लभ भ्रशुंडी आमचे आति लाडके आहेत अति लाडके त्यामुळं त्यांचं बोलणं मी लबाड करू शकत नाही तुमच्या मुलांना मी आत्ता मनुष्य स्वरूप नाही देऊ शकत काही वाटते ते करण्याची शक्ती माझ्यात आहे पण ज्या अर्थी भ्रुशुंडीनी शाप दिला त्या अर्थी मी भ्रुशुंडीचं म्हणणं खोट करू शकत नाही आता तुम्ही केली तपश्चर्या ती व्यक्त झाली या झाडांच्या मुळामध्ये मी स्वतः राहत जाईल हे झाड नाही त्याचे मधरूप असतील यांना प्रदक्षिणा केली म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ मिळेल यांचे पान फुलं मला अतिशय आवडते असे होती यांच्या खाली एक जरी माझं नाव घेतलं तरी ते असंख्य नाव घेतल्यासारखं त्याचं पुण्य मिळेल यांच्या काष्टाच्या माळा करून गळ्यात घातल्या तर तो मदरूप होई। माझ्यासारखी त्याची योग्यता होईल यांच्यामध्ये औषधी गुण तर आनंद आहेत परंतु हे आधी भक्तीचा विचार चाललेले आहे पुराणाचा विचार चालला मंदार गरम वृक्ष आहे शमी मध्यम आहे अर्धा गरम अर्धा तंडा ज्या वेळेला काही जखमा अतिशय चिघळतात आणि लवकर बऱ्या होत नाहीत तेव्हा जर शमीचे पानं कुटुंब त्याचा लग्डा करून जर लावला तर ती भयंकर जखम लवकर भरून येते अशे अनेक औषधीवर शमीचा उपयोग होत। अगदीच कामातून गेलेला मनुष्य गरमी परमा असा ज्याला रोग झालेले आहेत ज्याच नाकाची मधली मतलब पड़दा फाटू नली खराब जाए पिन्न जाका जो दुर्वाच ओतला तीस चास दिवस जर हा प्रयोग तो पड़दा पुनः जुटतो ती जखम भरुण तो रोग दूर हो काढ़ा जर पाजला तो किसी ही मोटी गर्मी कसा ही रोग तो मानूस दुरुस्त हो सगे औषधी गुणधर्म खूप आहेत म्हणून यांचा दैवत्वाशी संबंध लावला गेला आहे आणि व्यवहारामध्ये यांचा वापर करण्याकरता सांगितलेला आहे मंदार कल्पवृक्ष नावाचा ग्रंथ आहे याच्यात अनेक प्रकार सांगितले आहेत मंदाराच्या मुळापासून मंदाराच्या फळात होणाऱ्या कापसापर्यंत सगळ्यांचा उपयोग काय आहे कसा आहे याचा फार उत्तम प्रकारचं वर्णन त्या ग्रंथात केलं मंदाराच्या कापसाची गादी जर केली आणि तिच्यावर एखादा नपुंसक झोपवला तर तो सुद्धा चाळीस दिवसांनी पुरुष होईल इतकी त्या कापसाची किंमत आहे अशी प्रत्येकच गोष्टीची त्याच्या किंमत आहे कितीही कान दुखत असो जर मंदाराचं पान तेलामध्ये उकळलं आणि ते तेल ते थंड करून जर कानात टाकलो तर कान थांबतो अशा अनेक अनेक उपयोग वनस्पती था था, था। था। त्या वनस्पतींचे आहेत हा वनस्पतीचा विचार झाला म्हणजे वैद्यशास्त्राचा आणि कित्येक वेळेला इथे सांगण्यात आलं की धर्मशास्त्राचे बहुसंख्य विचार वैद्यशास्त्राला धरून असतात हे दोन्ही शास्त्र हातात हात घालून चालत असतात त्या तंत्राप्रमाणे औषधीच्या गुणधर्माप्रमाणे तर या शमीबंधात दुर्वांचे अनेक फायदे आहेत तुळशीचा रस आल्याचा रस जर एकत्रित केला त्याच्यात थोडा हिंग टाकला आणि त्याचा जर चाटण पाजलं तर मुर्दा सुद्धा उठेल त्या सामान्य माणूस लवकर दुरुस्त होऊ द्या काय आश्चर्य इतकं या तुळशी मध्ये गुणधर्म आहेत जर चांगली लसलशीत झाली आणि तिच्या भोवता जर, जर, जर, जर एखादी गर्भवती स्त्री फिरत राहिली आणि तिनं आपल्या पायाचा आवाज न येईल इतक्या मंद गतीनं ती जर फिरत राहिली तर ती सुखा आणि प्रसुंत कोण्याही दवाखान्यात जायची गरज नाही ऑपरेशन करण्याची जरूर नाही काही नाही सहज तिची सुटका होते परंतु बाई सहा फूट तुळस विध करत -कर -कर -कर फिरली तिच्या पर्कर सगळी मातीत जायची याला असं नाही म्हणजे समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय करायचं याचा उपयोग काय आहे त्या बाईच्या नाकाच्या रेषेत येईल इतकं उंच कुणीतरी स्कुलावर वगैरे एखादी चांगली मेजेदार कुंडी ठेवून तिच्या भोवताल जर व्यवस्थित प्रदक्षिणा केल्या तर त्या बाईला त्याचा उपयोग होतो असे सगळे अत्यंत मोठे मोठे फायदे आहेत म्हणून या झाडांना देवत्व आलं आहे आणि त्यामुळं त्यांचा रोज संपर्क असावा याकरता त्यांना घरी लावण्याची पद्धत आहे या शमी बंधनाचे अनंत उपकार आहेत अनंत पुढे अष्टोत्तर शतनाम येत याच्यामध्ये चुकून एका ब्राह्मणाच्या प्रेतावर शमीचं पान झाडाने वाऱ्याने उडालेलं पडलो आणि तिथे त्या नरकामध्ये फरक पडला तो जो रवरव नावाचा नरक उकळला जात होता तो थंडा झाला अशीच एका ब्राह्मणाच्या डोक्यावर शेंडीत कोसलेली दुर्वा वाऱ्यानं उडाली आणि एका पिशून नावाच्या प्रेतावर जाऊन पडली तर तिथला प्रकार एकदम बदलल्या गेला सगळे यमदूत सांगायला आले महाराज काहीतरी अजब चमत्कार झाला तो रवराव थंडा झाला रवराव थंडा झाला हे नवीन काय ऐकतो आपण म्हणून एवढा ध्यान लावून बसले आहे तेव्हा राजाने सांगितलं तो, तो पिशुन नावाचा पापी काढा त्यातला आणि तो आमच्याजवळ आता तो पापी राहिला नाही आता तो पुण्यमान झाला पण प्रचलित घटनेमध्ये त्याला कोणती शिक्षा किंवा काय इनाम द्यायचं ते काही ठरलेले नाही यासं जर प्रयत्नावर एखादी दुर्वा उडून पडली तर त्याचं काय करायचं हे आत्ताच्या घटनेत नाही ह्याच्यामुळं मला आता मोठमोठ्या लोकांची मदत घ्यावी लागेल म्हणून यमराजांनी वशिष्ठाधिक महर्षी नारदादिक, देवर्षी यांचं स्मरण केलं आणि सांगितलं हे काय झालं आता काय करायला पाहिजे मी तू काहीच करू नको हो? थोड्या वेळात विमान येईलच आणि हा आपोआपच मुक्त म्हणजे प्रेतावर जर चुकून दुर्बा पडली तर हे परिणाम मग जर जाणून बुजून त्यांनी दुर्वेशी संपर्क ठेवला म्हणून गणपतीला दुर्वा वाहनेवाल्याला जितकं पुण्य लागतं त्याच्यापेक्षा त्याला दुर्वा आणून देणेवाल्याला जास्ती पुण्य लागत कारण ते त्याच्यामध्ये पुष्कळ वेळ घालतात आणि मग कोणाला तीन पानाची कोणाला पाच पानाची कोणाला सात पानाची को पाना पाहिजे असते त्रिपंच सप्तभेद पात्रे रिता दुर्वान कुराण सुहान हे कहाण्याकरता वेळ जातो याच्यातली सगळी अंगातली उष्णता त्या दुर्वेमध्ये जाते आणि तो माणूस अतिशय मजेदार होतो त्याचे रोग दूर होतात अशा अनेक फायदे या वनस्पतींचे आहेत हे या शमी मंदारांचे फायदे पाहिल्या नंतर मग त्याच्यावर हे दैवत्वाचे आरोप बसवले की यांना जर प्रदक्षिणा केली तर इतकं इतकं पुण्य राखत पुण्य ही चटक आहे एक मजेदार दोन शब्द एका काळी भगवान व्यासवानी दिले लोकांना जोपर्यंत या शब्दावर विश्वास होता तो पर्यंत ही विश्वाची घडी अतिशय चांगली चालली होती अमुक एक काही केले की पाप लागत मग पोलीस उभी करण्याची गरज नसेल आप लोक पाप लागत म्हणलं की मोकट्यानी चालवत आणि आता इतका दानगा असर लोकांवर झाला होता या पाप पुण्य शब्दाचा प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजला एक पौष मासाची अमावास्या येते त्यावेळेला कुंभ असतो चालू तिथे आणि पौष मासाच्या अमावास्येला मौनी अमावस्या म्हणतात काही कमाल लाखो माणसं जमायचे आणि एक शब्द न बोलता दिवस भर लागायचे आणि का तर पुण्य राहतो काय मजेदार कल्पना होती केवढं प्रदूषण वाचत असेल एक लाख लोक भरभर करायचे म्हणजे काय करत असतील आणि सगळं हलका लोळ बाजत परंतु एक शब्द बोलायचे नाही कारण प्रयागराजला रा, त्रिवेणी संगमावर ज्याचा मुक्काम आहे त्यांनी पौषीयमाव असेला तोंडातून शब्द काढायचा नाही काय मजदार योजना होती कुणाला धक्का लागला कुणाला वाईट शब्द बोलला म्हणजे पाप लागतो कोणी पोलीस उभा करावा लागत नसे हजारो स्त्रिया प्रदक्षिणा कराव्या करत असत आता पोलीस उभे करताना सुद्धा मंगळसूत्र मागले जातात कारण पाप लागतं या शब्दाचा धाक गेला पुण्य लागतं या शब्दाची मजा गेली आणि त्याच्यामुळं नाना प्रकार निर्माण झाले हे दोन शब्द व्यासाची फार मोठी देनगी होती याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं आज आपण काय भोगतो आहे हे प्रत्यक्ष पाहायला मिळत अशा तंत्रामध्ये या शमी मंदाराचं महत्व चिकार वर्णन केलं भगवान गणेश सांगतात हे मीच आहे असं तुम्ही समजा स्वानंदामध्ये दिव्य रूपात राहतील अर्थात इथे पृथ्वीवर किती दिवस राहणार होते ते जास्तीत जास्त शंभर वर्ष पण माझ्या इथे माझ्या आयुर्मानापर्यंत हे राती। आणि त्या ठिकाणी सर्व प्रकारचे सुख भोगतील त्यांच्या मुळामध्ये मी राहील जो कोणी मंदार मुलाची मूर्ती तयार करी विशेषत निसर्गाप्रमाणे मंदार मुलाला एकवीस वर्षानंतर आपोआपच गणेशाचा आकार येतो त्या मुळेच तशा तयार होतात खाली जमिनीमध्ये काही झाडांना दोन काहीला चार काहीला आठ असे सुद्धा गणपती निघतात काही ना सोन निघते काहीला अर्धवट निघतो असे निर्णय जशी ती परिस्थिती असेल तशी परंतु त्या झाडाच्या मुळांचा आकारच आपोआप गणेशासारखा होतो अशी जर मूर्ती मिळाली तर ती दुर्लभ म्हणून समजल्या जात या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वगैरे काही करण्याची आवश्यकता नाही ती स्वतः सिद्ध सर्वोपरी श्रेष्ठ मूर्ती म्हणून समजा तशीच सहस्रधारेवर जे काही नार्मद मिळतात देवी नर्मदेच्या सहस्रधारेवर एक कुंड आहे सहस्रधारा नावाच या ठिकाणी काही लाल रंगाचे दगड सापडतात तसे सगळ्या नर्मदेत सापडतात परंतु विशेषतः या सहस्र कुंडावरचे अतिउत्तम म्हणून समजल्या जातात आणि त्याची ही प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही तो लाल दगड म्हणजे गणेशच असं समजलं जात आणि या नर्मदाची पूजा आणि मंदार मुलाच्या मूर्तीची पूजा अति दुर्लभ समजल्या जाते आणि वाटते ती इच्छा त्या साधकाची पूर्ण करण्याची ताकत या मूर्तीमध्ये असते जेव्हा केव्हा अशी सहदा सहजी मूर्ती मिळत नाही तेव्हा मंदार मूलाची मूर्ती स्वताराच्या माध्यमातून व्यवस्थित तयार करून घेतली गणेश मूर्ती तरी ती फळ देते म्हणजे मंदार मुलाची पूजा ही खरी फल देते हे त्याचा खरा मतलब या तंत्राप्रमाणे मंदार तिला शमी आणि तीन मंदारुर्व्या अनंत प्रकार अर्चन खेलो। मी आणि केित्व कृपा होना हो गशा ने धड़ाधड़ो अपने मुलावाला अति आनंद आणि ते म्हणतात केवढी कृपा केली या भ्रशंडी महाराजांनी नाहीतर असे किती दिवस आमच्या इथले हे मुलं जगले असते आणि काय यांचा उपयोग झाला असता पण आज ते अजरामर झाले आणि आज ते पृथ्वी असे पर्यंत त्यांची कीर्ती चालत राहील एवढी खरोखर ही कृपा आहे काही वेळेला शाप सुद्धा वर होतात भाग्य जर आलं उदयाला तर जी गोष्ट म्हणून आपल्या समोर येते तिच्यातूनही भयंकर काहीतरी नवीनच निघतं हेच तुमच्या या इथे वर्षभर राहण्याचा परिणाम पांडवांना भोगावा लागला होता हे त्यावेळेला सांगितलं होतं पण आता सहावा खंड आला म्हणजे मग त्याचा विचार जरा जास्ती करू काही वेळेला शाप वर कसे होतात हे तुम्हाला या मोरेश्वरच्या माध्यमातून तुमचं गाव सांगायचंय आणि त्यावेळेला त्याचा विचार जास्ती करू या भसंनी महाराजांच्या शापाने त्यांना दैवत्व आलं आणि कायमचा भगवान मयुरेश त्या वृक्षामध्ये राहू लागला त्याच्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही अशी आता दुर्वेची कथा सांगतात जेव्हा केव्हा भगवान जगजीवन ब्रह्माजी सृष्टीची रचना करतात तेव्हा या सृष्टीला अन्न मिळण्याची सोय काय हा विचार डोक्यामध्ये येतो की प्रजा निर्माण केली पण या प्रजेला अन्न कुठून मिळणार अशी कोणीतरी अन्न देणारी देवता निर्माण झाली पाहिजे असा एक संकल्प ब्रह्माजीच्या मनामध्ये येतो आणि एक दिव्य देवता त्यांच्या संकल्पातून प्रकट होत आहे तिचं नाव दुर्वा असं ब्रह्माजी ठेवतात या दुर्वेला तपश्चर्या करण्याची आज्ञा करतात ही अतिशय मोठी तपश्चर्या करून गणेश कृपा संपादन करत भगवान गजानन म्हणतात तुझ पात्र मला जितकं आवडेल इतकं जगात मला काही आवडणार नाही असा एक वरदान मिळतो या दुर्वेच्या मस्तकातून स्वर्गाचं अन्न तयार होत या दुर्वेरी पृथ्वीचा हो, अन्न तयार होत आणि दुर्वेच्या मुळातून पाताळाचं अन्न तयार होत म्हणजे दुर्वेच्या मुळातून तमोगुणी आहार प्रगट होतो दुर्वेच्या मध्यातून रजोगुणी आहार मिळतो आणि दुर्वेच्या अग्रातून सत्वगुणी आहार मिळतो म्हणजे वात पित्त काफ याला याला जतम भाषे ब्रह्मा विष्णु महेश्वर मनत शब्द भाशेत ने ने परंतु प्रक्रिया एक तिच्व ना प्रकार आधारित तंत्रा प्रमाणे एक दूर्वा त्रैलोक अन्न दे प्रकार स्वभाव अन्न देना अभी एक देवता निर्माण अधिकार येईपर्यंत कोणताही माणूस चांगला असतो की बाई असो कि बो त्या काही खुर्च्यावर मनुष्य बसला की बिघडतो त्या खुर्च्या दारोदार फिरतो कसही करा निवडून द्या पण निवडून देऊन एकदा बसावला की पुन्हा पाच वर्ष भेटत नाही दिसत नाही काही संभाजना नाही आणि त्यावेळेला त्याला जर जाऊन भेटलो भेटण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याकडे लक्ष सुद्धा देत नाही कारण त्यावेळेला त्याला गरज नसते आपली मग त्याला गरज केव्हा पडेल जेव्हा तेव्हा ते त्याची ती खुर्ची सुटेल आणि दुसऱ्या निवडणुकीला जर उभा राहिला तर ते तेव्हा तो भीक मागत आपल्या घरी येईल तोपर्यंत त्याचा आपला काही संबंध नाही तो खुर्चीवर असताना त्याला भेटायचं म्हणजे मग काढ मग तर मोर यापेक्षा त्यालाच पेढ्याचे पुढे न्यावे लागतात दक्षणा न्यावी लागते तेव्हा तेव्हा पावला तर नाही तर भेटतच राहील आमच्या इथल्या एका ग्रस्थानं एका मंत्र्याचा आमच्याच गावचा मंत्री आणि आमच्याच गावचा तो गरीब त्याने त्या मंत्र्याचा पाय धरून ठेवला हातात आमोटारीत बसलेला पण तो याच्याशी पाहायलाही तयार नाही तयार नाही ते दुसऱ्याशीच बोलतोय तोपर्यंत गाडी सुरू झाली याला पाय सोडून द्यावा लागला आणि हे शंका करत आमच्याकडे आला म्हणून पाय धरून ठेवले पण आबासाहेब एक अक्षर बोलला असेल तशा पण अरे पण तू त्याला ओढलं का नाही बाहेर मग जर पाय धरून ठेवला होता तर खालीच का म्हणजे तुला बोलला असता हे असे त्या खुर्चीवर असताना बोलत नसतात बाबा तू कशाला पाय द्याला त्याचा ही या दुर्वेची सुद्धा दुर्दशा हीच आहे की जी गणेश कृपेनी संपन्न झाली आहे ब्रह्माजीनी तिला उत्पन्न केलंय तिला अन्नपूर्णत्व एकदा मिळाल्याबरोबर ती देवी पार्वतीची स्पर्धा करू लागली काही गरज नाही पण माणूस एकदा कुणा थराला जाईल याचा नियम नाही सगळ्या वेदानी सगळ्या उपनिषदांनी पुराणानी जगज्जननी देवी पार्वतीला अन्नपूर्णा म्हटलं काम हिच्याकडे होत कार्यकारिणी शक्ती ही आणि नाव ती त्याच्यामुळे हिला वाईट वाटणं स्वाभाविक होत आणि ही म्हणायची काम मी करते अन्न मी पुरवते आणि लोक तिला अन्नपूर्ण म्हणतात रोज रोज तो साचलेला संताप वाढत गेला आणि मग त्या माणसांच कामच असतं कि त्यांना निष्कारण कुठेही त्यांना द्वेष करायचा असे काही लोकांचे स्वभाव ठरलेले असतात त्यांच्याशी काम असो नसो तयास निष्कारण तीन वैरी किरात कैवर्तक दुष्ट भारी काही जनावरांनी काय पाप केलेला असतो पण शिकाऱ्यांच्या टाळक्यात त्या जनावरांबद्दल जन्मजात वैर असतो कोळ्यांच्या डोक्यामध्ये माशाबद्दल जन्म जात वैर असतं त्या मासोळीनं याची काय नुकसान केली परंतु ती मासोळी धरून मारले शिवाय त्याला चैन पडायची नाही दुष्टांचं काय काय सुष्टांनी कधीतरी नुकसान केलंय का परंतु तो दुष्ट असल्यामुळं त्याला सज्जनाचा द्वेष करणं एवढंच काम दुसरं काय काम हे ठरलेले काही प्रकार आहेत या देवी दुर्वेच्या डोक्यात पार्वती बद्दलचं वेळ शिरलं ते इतकं विकोपाला गेलं की एका सभेमध्ये देवी पार्वती आली असताना ती अनेक देवतांच्या समोर तिला म्हणते उगीच्या उगी तू अन्नपूर्णा म्हणून घेतेस हे काही बरोबर नाही एक दोन वेळ तिच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ दे मागूवी आहे तिला कळत नाही मी कोण याची हिला कल्पना नाही परंतु जेव्हा काही हक्क थांबेच ना आणि तिची बडबड थांबे ना तेव्हा आणि तिने सांगितलं मूर्ख स्त्री विश्वातल्या सगळ्या स्त्रिया माझ्या तेजानी प्रसिद्ध आहेत माझ्या मुळं त्यांना वैभव आहे मी आग्रगान्य विश्वातली स्त्री आहे आणि माझ्याशी स्पर्धा करतेस तू तृणूपिणी हो शाप मिळाल्याबरोबर उन्माद उतरला आणि मग पाय धरले चूप झाली वेळ निघून गेले हो तिने सांगितलं आता माझ्या हातात काही नाही आता ब्रह्माजीला विचारला ब्रह्माजी म्हणतात गणेश कृपा संपादन कर यातून काही रस्ता निघेल भगवान गणेश म्हणतात देवी पार्वतीला सत्यसंकल्प सिद्धी आम्ही दिली आहे त्यामुळं तिच्या तोंडातून निघालेले शब्द लबाण नाही होणार पण आमच्या कृपेने तू अंशावतार राशील तृणरूपानी संपूर्ण रूपाने नेहमी प्रमाणे स्वर्गात राहशील देवीत पार्वती तुझा स्वीकार कधी करणार नाही पण मला तू अतिशय प्रिय होशील मेरा तुझा पत्रा दु का ही आवड़ नहीं सग पूजे कााम अर्पण के ऋणी हो प्राणिकपने दाल भर जारी हत बसला दर दुर्वा नूजे का उपयोग होना दुर्वा निराहार बगेर दुर्वेचा भगवान गणेश उपाशी राहतो आणि एक दुर्वा जरी दिली तरी तृप्त होत करता पुढे या दुर्वे टोल कथानक सांगितलं आणि त्याचे दोनशे आठ श्लोक आहेत म्हणजे चार अध्यायाचं एकच अध्याय तो आहे महाराज जनकाचा अध्याय सांगितलं जेव्हा मध्ये वंशावर होती तेव्हा सांगितलं होतं सूर्यवंशाची एक शाखा मैथिली शाखा म्हणून प्रसिद्धीला आली त्यांना पुढे जनक ही पदवी मिळाली आणि त्याच्यामध्ये चौसष्ट जनक अति प्रसिद्ध झाले म्हणजे त्यांना राष्ट्रपिता जनक म्हणजे वडील बाप अशी त्यांना पदवी मिळाली त्या सिंधासनावर जो कोणी बसे त्याचं नाव निराळा असे पण त्याला मुख्य उपाधी जनक या चौसष्ट राजामध्ये ही जी खानदान लिहिण्याची पद्धत आहे कुराणाची ते एकाचा पोरगा दुसरा ताबडतोब असं वर्णन नाही त्या राजाने त्याच्या नंतर जर काही वैशिष्ट्य केलं असेल तर तो पहिल्या राजाच्या नंतर कोणाचा नंबर जवळचा अशी ती वंशावळी पुढे वर्णन केलेली असते उगीच याला हा मुलगा झाला त्याला तो मुलगा झाला असं नसत या तंत्राप्रमाणे यांच्या वंशात चौसष्ट एकापेक्षा एक मोठे जनक झाले त्यातले शिरध्वज नावाचे नंबर बत्तीसवे जनक भगवान राजा रामचंद्रा सहसरे होते देवी सीते घटना है जास्त गाजले, जनका राजा की प्रसिद्धि है राजे ज्ञान अस्त्रा अस्त, अस्त। त्यात ही अस्त्रास्त्र संपन्न ही संपन्न ही विशेष गाजले लोक या जनकाचा एक नंबर काही वेळेला ज्ञानच माणसाला गोक्यात आणायला कारणीभूत होत ज्ञानाचा मद होतो मत सगळं पचवता येत ज्ञान पचवता येत नाहीत नाही आणि तरी माझ्यासारखा पंडित कोणी नाही असा प्रथा अहंकार क्षणात निर्माण होतो शास्त्राचे सहा शास्त्र आहेत हे सुद्धा माहीत नाही तरी शास्त्री क्रमभार त्याचे नाव येत नाही तरी शास्त्री असे हजारो शास्त्री सध्या जगात आहेत त्यांना विचारलं कोणा शास्त्राची तुम्ही पदवी घेतली याला शास्त्र तरी कुठून येतात लोक म्हणतात मी मी कशाला सांगितलं असं पुष्कळ असत याचाही अहंकार होतो की लोक मला शास्त्री म्हणतात मी असलोच पाहिजे अरी आता जिथं आहे ज्ञान तिथं अहंकार झाला तर काय चमत्कार आहे जिथे नाही तिथे जर होतो आहे तिथे काय महाराज जनक त्या ज्ञानामध्ये डोलतायत अशा लोकांना रस्त्यावर आणण्याकरता या साधू संतांची मरमर असते आपल्याकरताना देवर्षी नारदाच्या डोक्यात आलं हे बिघडलं तंत्र याला दुरुस्त केलं पाहिजे आणि नारद महाराज भेटायला आले काळचे सामान्य प्रश्न होते जसे आजचे आहेत कुठल्या बरोबर आपण एकमेकाला विचारतो चहा पाणी झालं स्नान संध्या झाली असं विचारत असत आता याला स्नानही करायचं नाही काय विचारला आणि कशाला संध्या म्हणतात त्याचाही याला ना पत्ता नाही आनंदी आनंद झाला म्हणजे प्राथमिक अनेक आहे जे दहा मिनिट केले असताना चोवीस तास त्याच पुण्य पुरतो ते नेमकं दहा मिनिटाचं लोकांनी सोडून दिली आणि संध्या न करता करत बसता। जो राज्राचे इतके पारायण झाले संध्या करतो बा तीन अध्याय त्याच्यात संध्याचं वर्णन दिलं आणि तू संध्या करत नाही मग गुरुचरित्र काय काय दत्त करणार काय तुला मांडी न मोडता गुरुचरित्र वाचतो तुटली तरी काही होणार <laughs> तो संध्या करत नाही कशाचा ब्राह्मण संध्या ही नो न्युती संध्या न करणार आपवित्र आणि तो जर ब्राह्मणच नाही मग त्याला दान केल्याचं पुण्य काय त्याला खाऊ घातल्याचं पुण्य काय ब्राह्मण असेल तर ब्राह्मण भोजन ब्राह्मणच नाही तर ब्राह्मण भोजन कशाच ओळखायचं ब्राह्मण कुणाला म्हणायचं संध्या करील त्याला संध्या न करेल तो ब्राह्मण नाही मग तो ब्राह्मण आई बापाच्या पोटी जन्माला असला तरी तो ब्राह्मण नाही आता हे किती परखड आहे परत त्याला हे नारद जनकाला सांगतात माझं काही नाही <laughs> तर लोक ओरडायचे पुन्हा जाऊ तुम्हाला आम्ही कशा करता बसवलो आम्हाला तासा ताशी करायला बसवलं का <laughs> जेव्हा ज्ञानाचा प्रसंग येतो तेव्हा जर बोलायचं नसतं तर केव्हा बोलायचं असतो देवर्षी नारद विचारतात रजत स्थान संध्या आटपली उपासना आटपली आणि कुणाची उपासना करायची आम साक्षात्मा युरेश हा परमहात्मा असं नात नारद भरत अरे सामान्य मनुष्य हा भगवान तो घेतो पण यांना ज्ञानाच्या माध्यमातून राम ब्रह्मा या महावाक्याचा बोध झालेला आणि त्याच्या गुरुनी त्यांना सांगितलं तत्वसी तू असतो हे वेदाचे महावाक्य आणि याचा रात्र दिवस उच्चार करणारे महाराज जनक नारदाला म्हणतात कुणाची पूजा करायची कोण देव कुठे उपासना आहे मीच म्हणतात उत्तर अपेक्षा होती मनु नो न जा नहीं वहां नको मन आज बेट लोप कशाला बोलता महाकैलास कैलासा महागणपति लोकत गए काल जो संगित होता गणपति लोका गेटे गेर संग महाराज जरा जनका कह भारत जाकड़ा दरिद्री एक ब्राह्मण आ सगळ्या अंगाला छिद्र पडले आहेत नाना प्रकारचे किडे अंगावर वळवळ करतायत दुर्गंध सगळ्या शरीराची सुटली आहे पण राजा अचानक ब्राह्मणाचा अति त्याची ख्याती आणि तो ज्या आशा अशा ब्राह्मणाची पूजा करतो तेव्हा ती पदवी सार्थ होत असते मानवता हे नवीन एक शब्द आहे सध्याचा मानवता कोणी जात कोणाही जातीचा कोणाही जातीचा कोणी असला तरी तो चकचकीत असला की चालते मानवता <laughs> पण त्याला जर महारोट झाला असला बदबद सडला असला तर त्याच्या कटोऱ्यातलं खातात काय मानवता म्हणून त्याने जर त्या वाटीत पाणी दिलं तर पितात का मानवता का पिऊ नये नाही का, का त्याच्यात मानवता माणूस नाही का तो पण नाही सगळ्या लबा समानता पाळावी म्हणे मानव हो सगळा सारखा मानव हो सारखाच सारखाच कसा नाही अरे काही मर्यादा ठेवल्या आहेत शास्त्राने त्याच मर्यादेप्रमाणे चाललं पाहिजे येथे जितके पुरुष बसले यांच्यातलं तत्व जरी एक असलं तरी सगळेच पुरुष सारखे कसे आहेत नवर सारखाच भाऊन बाप सारखाच असं कसं हो आणि कुठली बायप बायकोच असते का कोणती बाई सगळ्यामध्ये स्त्री तत्व एकच ना पण काही आई आहेत काही बहीण आहेत काही मावशी आहे काही काकी आहे काही एखादी बायको आहे जरी ते स्त्री तत्व एक असलं तरी मधला बाकीचा विचार निराळा आहे आणि त्या विचाराप्रमाणे पाहिलं पाहिजे जेव्हा जेव्हा आत्मज्ञानाचा विचार होईल तेव्हा मग सगळं स्त्री तत्व एक जेव्हा जेव्हा आत्मज्ञानाचा विचार होईल तेव्हा पुरुष तत्व एक तो पर्यंत या सगळ्या मर्यादा पाळल्या पाहिजेत याच्याशिवाय काही इलाज नाही एकिस्ट होते आत्ता परवा संपले पाच दिवस नाही झाले आचार यात्र्यांच्या परिचय झाला आम्ही तिथे सहज गेलो माझं ठरलेल होतो या मोरगावच्या कामाच्या आधी जेव्हा केव्हा मुंबईला जायचं तेव्हा आचार यात्रेला एक शेंद्राचा टिकला लावायचा पाच मोदक तिकडे जेव्हा मुंबईला पेडे मोदकाचे मिळतात इथे मिळतात तुमच्या इथे तुम तर पाच पेढे मोदकाचे त्यांच्याजवळ द्यायचे आणि त्यांना आपलं नमस्कार चमत्कार करून विकडे यायचे त्याच्यामुळे इथल्या सगळ्या बातम्या मराठ्यामध्ये त्यावेळा सगळ्या व्यवस्थित यायच्या कारण मोठा माणूस तिथे हे महाशय आम्हाला भेटलाय आम्ही आपल्या मुंबईत साधारण एका विशिष्टच वेशात राहतो एक धोतर नेसलेलं बनियन घातलेलं नाही उपरनं कांदरलेलं आहे तीनच कपडे